अध्याय दोनशे सत्त्याण्णवा गतिवर्णन पराशर म्हणतात सर्व वर्णास साधारण असे जे कल्याणाचे मार्ग आहेत त्यापैकी गुरुसेवा हा एक मुख्य आहे पिता स्नेही गुरु व गुरुपत्नी ही सर्वही श्रेयोदायक आहेत परंतु कोणाला जे कोणी अनन्य भक्त प्रियवादी हितबुद्धीचे व त्यांचे आज्ञेत वागणारे असतील अशा जे कोणी भक्त्यादी गुणहीन असतील अशांना नव्हे मनुष्यांना पिता हे परमदैवत आहे पित्याची पायरी मातेच्याही वरची आहे असे ज्ञाते म्हणतात त्याचप्रमाणे ज्ञानलाभाला हेतू जो गुरु तोही पित्याप्रमाणेच श्रेष्ठ मानला आहे ज्यांनी इंद्रियांचे विषय स्वाधीन ठेवले आहेत अशांनाच परमपदाची प्राप्ती होते रणांगणात जो राजपुत्र वध पाहून बाणाग्नीचे चितेवर दहन पावतो तो देवांनाही अप्राप्य अशा लोकास जातो व यथेच स्वर्गभोग भोगतो हे राजा रणात कोणाला मारू नये हे सहजी ओघाने तुला सांगतो थकलेला भ्यालेला गलितशस्त्र झालेला रडकुंडी आलेला मागे फिरलेला रथादी साहित्याने रहित असलेला तयार नसलेला म्हणजे गैरसावध असलेला रोगी जीवदान मागणारा व बाल किंवा वृद्ध एवढ्यांना मारू नये राजाने रणांगणात जो राजपुत्र म्हणजे क्षत्रिय रथादी उपकरणांनी संपन्न युद्धास उभा राहिलेला व आपली बरोबरी करणारा असेल अशावरच चाल करून जावे युद्धनीतीशास्त्राचा अभिप्राय असा आहे की रणात आपले बरोबरीच्या किंवा आपणाहून वरिष्ठ अशा योद्ध्याचे हातून मृत्यू येणे श्रेयस्कर होय तोच आपणाहून हीन प्रतीचा किंवा भित्र्या किंवा कृपण प्रतिवीराचा हातून मृत्यू येणे चांगले नवे। हे नरेंद्र पापमती पापवर्तनी व नीच अशांचे हस्ते येणारा मृत्यू पापरूपच आहे व त्यापासून निश्चयाने नरकप्राप्तीच होते हे राजा तुला एक सिद्धांत सांगतो की ज्याचे भरले त्याला कोणीही वाचू शकत नाही व ज्याची आयुष्य मर्यादा अवशिष्ट आहे अशाला काळही ओढू शकत नाही आपणावर प्रेम करणारी जी आहेत अशांपैकी कोणीही जर दुसऱ्याचा प्राण घेऊन आपले म्हणजे तुमचे रक्षण करीत असेल तर अशाचे त्या दुष्कर्मापासून निवारण करावे व त्याला स्वच्छ सांगावे की तुझा जरी मजविषयी स्नेह असला तरी मला जगविण्यासाठी तू दुसऱ्याचे प्राण घेऊ नको हे राजा सारा जन्म गार्हस्थ्यात घालवूनही अंति आपण बंधमुक्त व्हावी अशी ज्या ग्रहस्थांची इच्छा असेल अशांनी तीर्थोचित क्रिया करून पुण्य पुण्यनदीचे वाळवंटात देह ठेवणे ही उत्तम सोय आहे कारण तीर्थ मोक्षप्राप्ती होते आता या देह ठेवण्याचेही दोन प्रकार आहेत एक मले आयुष्य संपले सहज गति ने अतीर्थात मृत्यु हा ये आपोपच आपो मोक्ष प्राप्ति होते और दुसरा प्रकार अकाली मुद्दाम देहन्यास करे कारणाने मृत्यु ओढ़ हा जो दुसरा प्रकार है क्या अंतिम मोक्ष मिलतो पोड़ा सा बखेड़ है तो आसा कि जो को आयुष्यात पुण्यक्षत्री देहत्याग करो अशाला तात्काळ मुक्ती न मिळता पूर्वी होता तसलाच देह पुनरपी प्राप्त होतो म्हणजे वास्तविक पाहता हा प्राणी आपले समजुतीने देहबंद सुटून एकदम मोक्षास पोचावे अशा मार्गाला लागला असता त्याला देहांतर रूपीमध्येच एक गोता खावा लागतो आता विशेष इतकाच की हा जो त्याला नवा देह प्राप्त होतो आ, हा केवळ भोगदेह असल्यामुळे यात नवीन कर्माची उत्पत्ती होत नाही केवळ त्याने आत्महत्या केली तिचे पाप त्याला भोगून संपवता यावे एवढ्याकरताच हा देह प्राप्त झालेला असतो आणि तोही देह शिवगणांपैकी पिशाच्याच असतो व त्या देहाची कामगिरी संपली की ते मोक्षास जातो हे राजा हा आत्महत्या करणाऱ्याला जो भोग देह किंवा यातनादेह प्राप्त होतो त्या देहात शिरा स्नायू अस्थी यांचा समूह असून शिवाय त्यात केळसवाने व अपवित्र असे अनेक पदार्थ असतात त्याचप्रमाणे पंचमहाभूते दशेंद्रिये व त्यांचे विषय यांचाही त्यात संयोग असतोच अध्यात्मशास्त्रांचे तर असे म्हणणे आहे की हा देह केवळ अस्थिचर्ममय असतो व त्यात त्वचा व अस्थि यात मेदमांसही नसते शिवाय त्यांच्यात सौंदर्यादी गुण नसतात आकार मात्र पूर्ववामना बलाने मनुष्यरूपाचा पूर्व वासना बलाने मनुष्यरूपाचाच असतो व हे शरीर त्याचे धारकाने सोडून दिले म्हणजे चेतनारहित होऊन हालचाल सोडून धरणीवर पडते व त्याची घटक जी पंचमहाभूते ती आपापल्या मूळ रूपात परतात हे जनका हा पिशाच देह केवळ भोग असतो म्हणजे यात जन्माचे उत्पादक असे नवीन कर्म निर्माण होत नसते अर्थात असा एकच देह संपला म्हणजे पुढची पारी मोक्षच यावी असे माझे सांगण्यावरून उघड होते परंतु पद्मपुराणात तर वाराणसीत मेलेल्या ब्राह्मणासही असले दहा यातनादेह प्राप्त झाले अशी कथा आहे तर ही कशी संभवते कारण पुनर्जन्माला कारक असे कर्म जर यातना या यातनादेहात होत नाही असा शास्त्राचा सिद्धांत आहे तर हे एकाहून अधिक यातनादेह त्या ब्राह्मणाला कसे यावे अशी शंका तुझ्यासारख्या विचक्षणाला येणे सहज आहे तर तिचे समाधान सांगतो ते ऐ काशीसारख्या क्षेत्रात देह ठेवणाऱ्याला देहांतर कारक असे कर्मजात उत्पन्न होते असे नवीन देह येणे जरी शक्य नाही तरी त्याने सक्तीर्थी देहन्यास करण्यापूर्वी जर ब्रह्महत्या गोहत्या वगैरे जन्मांतर प्रापक अशी अनेक पापकर्मे केलेली असतील तर त्याचा हिशोब पूरा झालाच पाहिजे व हा हिशोब पूरा करण्याकरता त्याला त्या त्या कर्मानुसार अनेक प्रसंगी यातनादेह घ्यावे लागतात कारण जसा कोणी ग्रहस्थ पूर्वी कर्जबाजारी असता हजारोंचा देणेदार होता असे आपणास माहीत होते परंतु आता तो सर्वथा कर्जमुक्त झाला असे जर आपनास विश्वसनीय या पुराव्यावरून कळले तर त्याने हे सर्व हजारही सावकार फेडले असलेच पाहिजेत असे हिशोबाने येते त्याचप्रमाणे कोणीही प्राणी मुक्तीला गेला असे म्हणणे म्हणजे तत्पूर्वी त्याने यावत पूर्वकर्मांचा हिशोब पूरा केला आहे असे मानणे भाग आहे व तसे त्याला वस्तुतः करावेच लागते कारण न्याय हा कर्कश असतो व तो, तो कोणालाही चुकला नाही याकरता काश्यादी तीर्थी देहनास करणाऱ्यास अंतिम मोक्ष मिळणे हे जरी साध्य आहे तरी पूर्वीचा हिशोब पूरा करणे त्याला कधीही चुकणार नाही आणि याकरता त्यांनी मरणापूर्वी त्या किंवा तत्पूर्वींच्या जन्मांतरातही जी जी कर्मे केली असतील त्यांचा हिशोब पुरा करण्याकरिता देह देहांतरे भोगावी लागतातच ती सुटत नाहीत आणि याच हिशोबामुळे पद्मपुराणातील ब्राह्मणास मुक्तीपूर्वी दहा जन्म घ्यावे लागल्याचे लिहिले आहे आता अशी कोणी शंका घेईल की पूर्वकर्माचे फेडीकरता जर काशीत मरणारही देहांतरे घेणे सुटत नाही तर मग अन्यत्र म्हणजे इतर साधे ठिकाणी देहन्यास करणे आणि काशी काशीसारख्या सत्तीर्थाचे ठिकाणी करणे याचे फलात अंतर ते कोठे उरले तर त्याचे उत्तर असे आहे की तीर्थाव्यतिरिक्त अन्यत्र देहपात करणाऱ्या जे जन्म किंवा देह प्राप्त होतात ते एकतर नवीन नवीन देहाला कारण होणार असे कर्मजात निष्पन्न होत जाते अशा प्रकारचे असतात म्हणजे केवळ भोगदेह नसून कर्मदेह असतात आणि तेही पूर्वकर्मानुसार असून शिवाय देहन्यास करताना वासना ज्या विषयात घडली असेल त्या विषयानुरूप बनतात परंतु या देहांतराची गोष्ट तशी नाही याचे मागील वासनाविषयांची सजातीत्व नसून त्यात नूतनकारक जसे कर्मही उत्पन्न होत नाही केवळ पूर्वपातकांचा झाडा त्या देहाचे द्वारा पुरा झाला म्हणजे ते मावरतात व प्राणी तडक गतीस जातो आता या यातना देहात प्रसंगी देहांतरे झाल्यास एक देह सुटला रे सुटला की दुसरा देह प्राप्त झाला असे होत नाही तर एका यातनादेहातून तो प्राणी सुटल्यावर एखादा महामेध ज्याप्रमाणे आकाशात भ्रमत राहतो त्याप्रमाणे काही काळपर्यंत पुढील शरीर प्राप्त न होता भ्रमत राहतो व पुढे जेव्हा अनुरूप असे स्थान त्याला आढळते किंवा लाभते तेव्हा तो पुन्हा जन्मास पावतो आणि याप्रमाणे पापक्षय होईपर्यंत हा पिशाच्या आत्मामध्येच फिरत राहतो तोपर्यंत तो त्याला स्वरूप होत नाही का की स्वरूपप्राप्ती प्राप्ती किंवा आत्मप्राप्ती होण्यास मनाचा व तन्मूलक वासनांचा क्षय झाला पाहिजे कारण इंद्रियाहून मन वरिष्ठ आहे आणि आत्मा हा मनाहून वरिष्ठ किंवा पलीकडे आहे हे राजा येतपर्यंत मी तुला प्राण्याच्या अधिकारभेदाची अपेक्षा नसता केवळ पुण्यदेश विदेशी विदेशी विशेषी देहत्याग झाल्याने मोक्ष प्राप्त होण्याची व्यवस्था कशी ती सांगितली आता या कामी अधिकार तारतम्याने व्यवस्था कशी हे समजावण्याकरता प्राण्यांचे तारतम्य सांगतो ते असे या स्थावर जंगमात्मक जगतात जे असंख्यविध भूत आहेत त्यात हे राजा जे जंगम म्हणजे छल किंवा गतिमान श्रेष्ठ या जंगमातही पुनः जे द्विपाद म्हणजे दोन पायांचे ते पक्षी मनुष्य इत्यादी अधिक श्रेष्ठ द्विपादातही द्विज अधिक श्रेष्ठ मानले आहेत द्विजातही हे राजेंद्र जे प्रजावान प्रज्ञावान आहेत ते श्रेष्ठ प्रज्ञावानातही पुनः जे आत्मबोधयुक्त ते अधिक श्रेष्ठ व अशातही जे मानरहित असतील ते अधिक श्रेष्ठ कारण मोक्षाधिकारी होण्याला विवेक आवश्यक आहे व हा विवेक प्राप्त होणे तो दर्पहानीशिवाय होत नाही व हा दर्प दूर होण्यास एक गोष्ट मनात राहिली पाहिजे ती ही की प्राणी जन्मास आला की त्याचे पाठोपाठ मृत्यू निश्चयाने उभा असतोच व त्याचप्रमाणे इंद्रियांचे साधनाने ज्या कर्माचे लोक सेवन करतात ती सर्व शांत किंवा नश्वर आहेत हा निश्चय बांधला म्हणजे आपोआपच देहाधिकांविषयी संकल्पपूर्वक कर्माविषयी अनासक्ती उत्पन्न होते आता राजा कोणता प्राणी ब्रह्मलोकात जाण्यात पात्र आहे हे त्याचे मृत्यूकालावरून ठरवण्याची तुला खूण सांगतो सूर्य उत्तरायणात असताना पुण्य नक्षत्री पुण्यमुहूर्तावर ज्याला मरण येते तो ब्रह्मलोकी जातो असे समजावे याखेरीज असल्या पुरुषाच्या अशा खुणा आहेत की मरणाच्या पूर्वी जवळच्यांना त्याची खस्त खावी लागत नाही शिवाय त्याचे पापकर्माचा क्षय झालेला असतो व त्याचे शक्तीप्रमाणे तो, त्या शक्ती तो अखेरपर्यंत पुण्यकर्म करीतच असतो व त्याला मरण येते ते अपघाती न येता सहजगती येते विषप्रयोगाने गळफासाने आगीने चोराचे हातून किंवा कोणी मान कापून अथवा हिंस्त्र हिस्त, पशूंचे दाढेत सापडून मृत्यू येणे हे पामरा योग्य मृत्यू समझावे कि प्रकार वाटेस येतना है। हे राजा, आशा शीलान से अपाती मृत्यू पुण्यपुरुषाते वाटस ये नहीं शिवा राजा अशा पुण्यशीला प्राण मरणोत्तर सूर्यमंडल भेदून वर ज मध्यम पुण्याच लोक आते प्राण मध्यभागी दुष्कर्म करना प्राण केवल अधोगतिला ज राजा एथवर मी तुला स्थलकाला अपेक्षे सदगति कश मिलते हे सांगितले आता स्थलकालांची अपेक्षा न करता सद्गती कशाने मिळते ते सांगतो राजा पुरुषाला अज्ञान हा एकच मोठा प्रबल शत्रू आहे याचे तोडीचा दुसरा शत्रू पुरुषाला नाही मात्र हा एकच शत्रू असला प्रबल असला आहे की पुरुष एकदा याचे तावडीत सापडला की तो अतिघोर व दारूण अशी कर्मे करतो हे राजपुत्रा या शत्रूला उलथून पाडणे किंवा हुसकून लावणे फार अवघड आहे व ते साधण्याचा मार्ग म्हणजे वृद्धांची शुश्रूषा करून श्रुतिविहित मार्गाचे आचरणाने प्रज्ञारूपी बाणांचा मोठ्या युक्तीने त्यावर प्रयोग करावा तेव्हा तो दूर होतो व मरण पावतो अशी मोठी खटपट करावी तेव्हा तो नाहीसा होतो आता ही बाणस्थानी योजली जाणारी प्रज्ञा कशी प्राप्त होईल ते सांगतो प्रथम ब्रह्मचर्य पालनपूर्वक मोठ्या कष्टाने वेदाध्ययन करावे नंतर गृहस्थाश्रम स्वीकारून तेथे नित्य पंचमहायज्ञ करून वंशस्थापना करावी आणि नंतर मोक्षेच्छा धरून धर्मबुद्धीने वनात जावे उपभोगाचे लोभाला गुंतून पुरुषाने आत्मनाश करून घेऊ नये तर उपभोगाला लाथ मारून आत्मकार्यात वनात झटकावे बाबारे चांडाळाचा का जन्म होईना चालेल कारण त्या योगाने तरी मनुष्यत्व प्राप्त होणे हा काही हलकासलका लाभ नव्हे कारण हे पृथ्वीपते चौऱ्याऐंशी लक्ष योनीपैकी योनी हीच अशी पहिली योनी आहे की जी मध्ये आले असता शुभ अशा कर्माचे योगाने मनुष्याला आत्मतारण करता येते यास्तव चांदाळाचा जन्म का होईना मनुष्यत्व आहे एवढे पुरे आहे हे प्रभो या मनुष्ययोनीचे महत्व असे आहे की याचे लक्षात आले आहे असे पुरुष आपण या योनीत येऊन इथ इजपासून भ्रष्ट होऊ नये म्हणून श्रुतीची आज्ञा प्रमाण मानून तदनुसार धर्माचरण करीत असतात जो कोणी पुरुष अशा या दुर्लभ मनुष्य योनीत येऊनही धर्माचा द्वेष किंवा निदान अवमान करतो व कामावर नजर ठेवतो अशाची अखेर त्या कामबुद्धीमुळे फसगत होते बा जो कोणी विषयांविषयी विशे विरक्त राहून भूतमात्राला दीपाप्रमाणे स्नेहाने जे तैलाने पक्षी प्रेमाने संवर्धनीय असे मानून त्याचकडे प्रेमाने मुरलेल्याच दृष्टीने पाहतो शांतपणे भूतमात्रास अन्न देऊन व मधुर बोलून सुखी करतो व स्वत सुखदुःखाविषयी सारखाच उदासी नसतो अशा पुरुषाचा परलोकीही गौरव होतो हे भूपदे पुरुषाने दान आणि वैराग्य यांची प्रत्यक्ष मनोहर मूर्तीच बनून सरस्वती नैमिष पुष्कर हे व याचसारखे जे पृथ्वीवर अन्य पवित्र देश आहेत अशा क्षेत्री जाऊन तेथे पवित्र जलस्नानपानाने व तपस्येने आत्मशोधन करावे ज्या कोणाचे प्राण घरचे घरीच जातात अशांना बाहेर काढून तिरडीवर घालून स्मशानात नेऊन तेथे श्रुतिमंत्राने शवास शुद्ध करून त्याचे दहन करने हा मार्ग प्रशस्त इष्टी पुष्टी, मजे पोषण यजन याजन दान इतर पुण्यकर्मां आचरण शास्त्र जे उचित मन पितृकार्य संगित है यथाशक्ति अनुष्ठान सर्व गोष्टी मनुष्य स्वहिता करीत्या के हित होते हैं नरेन्द्र धर्मशास्त्रे वेद व वेदांडंगे ही सर्व निर्मल आचरणाचे पुरुषास कल्याणप्रद होतात भीष्म सांगतात हे नरश्रेष्ठा येथवर मी जुला सांगितले ते सारे महात्मा पराशर मुनी यांनी विदेह राजाचे कल्याण भावे या बुद्धीने त्याला पूर्वकाली सांगितले ओम तत्स